वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग सत्तावन्नावा पंख असलेल्या पर्वताप्रमाणे तो महावेगवान हनुमान उडून गगनरूपी सागरात पोहू लागला भुजंग यक्ष गंधर्व हीच जण त्यातील प्रफुल्ल कमळे होती चंद्ररूपी शुभ्र कमळाने ते रम्य आणि सूर्यरूपी कारंडव पक्षामुळे शुभ दिसत होते पुष्य आणि श्रवण हे हंस पक्षी होते आभ्ररूपी शेवाळ्याने ते हिरवळ झाले होते पुनर्वसू हा त्यात मोठा मासा मंगळ ही मोठी सुसर ऐरावत हा त्यातील लहरी हेच जणू त्याचे लाटांचे समूह चंद्राचे किरण हे त्याचे शीतल जल अशा त्या गगनसागरातून हनुमान न थकता पोहत जाऊ लागला आकाशाला जणू गिळून टाकेत चंद्राला जणू ओरबाडे सूर्यमंडलासह आणि नक्षत्रासह आकाशजणू हिरावून घेऊन जात त्या अपार समुद्रात न थकता शिरत होता मेघांचा समुदायजणं हनुमान ओढून घेऊन जात होता लाल पांढऱ्या वर्णाची निळ्या आणि लालसर वर्णांची तशीच हिरवट लाल वर्णांची मोठमोठी आभ्रे आकाशात चमकत होती त्या आभ्रांच्या राशीत शिरायचे आणि बाहेर पडायचे असे पुन्हा पुन्हा करीत तो चंद्रमेप्रमाणे एकदा स्पष्ट व्हायचा पुन्हा अदृश्य व्हायचा विविध दाट ढगात पुन्हा तो शुभ्र वस्त्रधारी आपला मार्ग काढायचा त्या वीराचे अंग आकाशात चंद्राप्रमाणे एकदा दिसायचे एकदा अदृश्य व्हायचे मेघांचे समुदाय फाडायचे आणि त्यातून वरचेवर बाहेर पडायचा असा तो वायुपुत्र आकाशात गरुडाप्रमाणे भासत होता मेघांच्या गडगडाटासारखा प्रचंड आवाज काठीत मोठ्या मोठ्या राक्षसांना मारून आणि आपले नाव घोषित करून नगरी उलथी पालथी करून आणि रावणाला व्यथा देऊन मोठमोठ्या वीरांना मारून आणि वैदेहीला अभिवादन करून तो महातेजस्वी पुन्हा सागराच्या मध्यभागावर आला त्या वीर्यवानाने पर्वतश्रेष्ठ सुनाभाला दर स्पर्श केला आणि तो धनुष्यापासून सुटलेल्या तीरासारखा अतिशय वेगाने पुढे पुढे चालला त्या महागिरीला पाहून तो किंचित त्याच्या जवळ गेला प्रचंड मेघासारखी त्या महाकपीने गर्जना केली त्या गर्जनेने दश दिशा सर्वत्र भरून टाकल्या मेघासारखा मोठा ध्वनी काढून गरजत तो सुहृदांना भेटण्याच्या तीव्र इच्छेने त्या देशाला येऊन पोहोचला त्याने अत्यंत प्रश्न केला आणि आपले शेपूट हलवले गरुड मार्गावर तो अशी गर्जना करीत असताना त्याच्या घोषाने सूर्यमंडलासह आकाशजण फाटत होते जणू समुद्राच्या पलीकडच्या तीरावर जे शूर महाबलवान पूर्वीच वायुपुत्राला पाहण्याच्या इच्छेने एकत्र येऊन बसले होते त्याने वायूच्या धक्क्याने पुढे जाणाऱ्या मेघाच्या गर्जनेप्रमाणे होणारा हनुमानाचा मांड्यांचा वेगाचा आवाज ऐकला ते सर्व वनवासी वानर केविरवाने होऊन बसले होते त्याने, त्याने त्या वानरश्रेष्ठाच्या मेघांच्या गडगडाटासारखा प्रचंड घोष ऐकला सगळीकडून उठलेला तो नाद ऐकून आपल्या सुहुदयाला पाह सुहृदाला पाहण्याची इच्छा करणार ते सगळे वानर उत्सुक झाले वानश्रेष्ठ जांबुवान मनात आनंद पाहून सर्व वानरांना बोलावून त्यानं म्हणाला हनुमान आपले कार्य यशस्वी करून आला आहे यात संशय नाही काम यशस्वी झाले नसते तर अशा प्रकारचा आवाज त्याचा आला नसता महात्म्याच्या बाहूंच्या आणि मांड्यांच्या वेगाचा आवाज आणि तोंडातून होणारा घोष ऐकून वानर हर्षभरित होऊन जिकडून तिकडून धावत येऊ लागले हनुमानाला पाहण्याच्या इच्छेने ते या झाडांच्या शेंड्यावरून त्या झाडांच्या शेंड्यावर या शिखरावरून त्या शिखरावर आनंदित होऊन एकत्र आले ते आनंदित अंतरकरणाने झाडांच्या शाखा पकडून त्यांच्या शेंड्यावर बसले आणि आपली झळाडणारी वस्त्रे उडवू लागली पर्वताच्या गुहात दडलेला वारा जसा मोठा आवाज करतो तसे तर मारुतपुत्र बलवान हनुमान गर्जना करू लागला घनदाट आभ्राप्रमाणे तरंगणाऱ्या त्या महाकपीला पाहून ते सर्व वानर हात जोडून उभे राहिले जो तो वेगवान पर्वतप्राय वीर वानर त्या गिरेच्या वृक्षाने दाटलेल्या शिखर पडला हर्षाने भरून जाऊन तो रम्य अशा पर्वताच्या वाहणाऱ्या निर्झरापाशी पंख तुटलेल्या पर्वताप्रमाणे आकाशातून खाली पडला मग आनंदीत झालेले सर्व वानरवीर महात्म्या हनुमंताला घेरून उभे राहिले तो आला तेव्हा हसतमुखाने सगळे त्याच्याजवळ गेले सर्वांनी त्याला वेढले तेव्हा सर्वांच्या अंतःकरणात प्रेम उचंबळून आले होते भेट म्हणून मुळे फळे पुढे करून त्या वानराने वायुपुत्र वानश्रेष्ठाचा सत्कार केला कित्येकाने मोठा घोष केला कित्येकाने किलकिल आवाज काढले आनंदित होऊन त्या वानश्रेष्ठाने झाडाच्या शाखा ओढून आणल्या हनुमानाने वडील वृद्धाशा जांबवान वडील वृद्धाशा जांबवान इत्यादी प्रमुखांना आणि कुमार अंगदाला वंदन केले मानाला पात्र अशा हनुमानाचा त्या वानराने आदर सन्मान केला त्याला प्रसन्न केले त्या पराक्रमी वीराने देवीला मी पाहिले एवढेच थोडक्यात सांगितले त्या महेंद्र पर्वताच्या रमणीय वनप्रदेशात वालीपुत्राला आपल्या हाताने धरून त्याने बसवले त्या वानरवीराने त्याला विचारले तेव्हा त्यांना हनुमान म्हणाला अशा कोनिकेत ठेवलेल्या जनक कन्येला मी पाहिले महाभयंकर राक्षसींच्या पहाऱ्याची अनिंदिता एक वेणी सोडलेली बाला रामाच्या दर्शनाची आशा ठेवून आहे उपवासाने ती थकडी आहे अंग मलिन आणि केसांच्या जटा वाळल्या आहेत तिला पाहिले हे मारुतीचे मोठ्या अर्थाने भरलेले अमृतासारखे शब्द ऐकून सर्व वानर आनंदित झाले काही जण तोंडातल्या तोंडात, तोंडात आवाज करू लागले काही जण घोष करू लागले तर काही बल... महाबलवान गर्जना करू लागले काही जण किलकिल आवाज करू लागले तर इतर काही गर्जनांची स्पर्धा करू लागले काही वानरश्रेष्ठांनी आनंदभरीत होऊन आपल्या शेपट्या उंचवल्या कित्येकाने आपल्या मोठ्या वाकड्या लांबच लांब शेपट्या हवेत दुसरे कित्येक पर्वत शिखरावर उड्या मारून वानश्रेष्ठ श्रीमान हनुमानाला स्पर्श करू लागले हनुमान तेवढे वाक्य बोलला त्यावर अंगद सर्व वानरवीरांच्या मध्ये उत्कृष्ट शब्दात त्याला म्हणाला वानरा सत्व आणि वीर्य यात तुझ्यासारखा कोणीही नाही कारण एवढा विस्तीर्ण सागर उडून जाऊन तू परत आलास वानरोत्तमा आम्हाला प्राणदान देणारा तूच एकटा आहेस तुझ्या कृपेमुळे कार्यसिद्धी करून आम्ही आता राघवाची भेट घेऊ काय तुझी स्वामी भक्ती काय तुझे वीर्य? काय आू यशस्वी पाहिलेस आता काकूत राम सीतेच्या वियोगाने ही केवढी आनंदाची गोष्ट आहे मग अंगज हनुमान जांबवंत यांना घेरा घालून आनंदीत झालेल्या वानराने अनेक शिळांचा आश्रय केला त्या पर्वतावरच्या विपुल असलेल्या शिळावर बसून त्या वानश्रेष्ठाने समुदायाच्या हकीकत ऐकण्याची इच्छा दर्शवली लंका कसे दिसली सीता कसे दिसली रावण कसा दिसला हे ऐकण्याकरता ते सगळे हनुमानाकडे तोंड करून हात जोडून बसले स्वर्गात अनेक देवांकडून सेवा केल्या जाणाऱ्या इंद्राप्रमाणे तेथे श्रीमान अंगज अनेक वानरांच्या वेढ्यात बसला कीर्तिमान यशस्वी हनुमान आणि बाहुभूषणे घातलेला अंगत आनंदाने त्या पर्वताच्या महान उंच शिखरावर बसल्याने ते शिखर क्रांतीने झळाळू लागले सुंदरकांडाचा सत्तावन्नावा सर्ग समाप्त